खेळाडू वृत्ती बाळगा तुमच्याविषयी तुमच्या योजनेविषयी तुमच्या उद्देशांविषयी इतर लोक काय विचार करतात याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही तुम्ही कल्पना लोकात वावरणारे आहात स्वप्नाळू व वेडे आहात असे म्हणतील तर त्याची पर्वा करू नका तुम्ही स्वतःच्या व्यक्तित्वावरील आपली श्रद्धा टिकवून ठेवा कुणाच्या बोलण्यामुळे किंवा एखाद्या आपत्तीमुळे स्वतचा आत्मविश्वास ढळू देऊ नका आत्मश्रद्धा कायम ठेवून सतत पुढे पावले टाकत राहाल तर आज ना उद्या हे जग तुम्हाला नक्कीच मार्ग मोकळा करून देईल पुढे सुद्धा तुम्ही उन्नतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवावेत हे सारे खेळाडू वृत्तीनेच व्हायला हवे